पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुप बंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे नोकर आश्रमात गांधीजी नोकर नोकरचाक्रांनी करायची अनेक कामे करत त्यापूर्वी जेव्हा अॅटनी म्हणून ते हजारो रुपये मिळवत तेव्हा रोज सकाळी ते नियमितपणे गहू दळत कस्तुरबा आणि मुलई त्यांना मदत करत त्यामुळे त्यांना ताजी जाडसर कडीक मिळायची कोंड्यासकट पूर्ण पोळ्या करता यायच्या साबरमती आश्रमात गांधीजींनी हे काम चालू ठेवलं जात दुरुस्त करण्यात ते तासनतास घालवत एकदा कोणीतरी तक्रार केली की आश्रमात पुरेसं पीठ नाही तेव्हा गांधीजी ताबडतोबले आणि गहू दळायला त्यांनी हात लावला दळण्यापूर्वी ते धान्य निवडत असत आश्रमाला भेट देणाऱ्यांना नेहमी गांधीजी धोतर नेसून धान्य निवडत असताना दिसत बाहेरच्या लोकांदेखत कोणतेही काम करायला त्यांना लाज वाटत नसे एकदा स्वतःच्या इंग्रजीचा अभिमान असलेला एक कॉलेज कुमार गांधीजींना भेटायला आला आणि म्हणाला बापू माझी काही मदत होण्यासारखी असेल तर सांगा त्याची अपेक्षा होती की बापू त्याला काही लिखापडीचं काम देतील गांधीजींच्या ते लक्षात आलं आणि ते म्हणाले बरं आता तुला थोडा वेळ काढता येत असेल तर हे ताटभर गहू निवडून दे त्याची पंचायत झाली एक तासभर गहू निवडल्यावर त्याची दमचाक झाली आणि थकलेल्या आवाजानं त्यानं गांधीजींचा निरोप घेतला काही वर्ष गांधीजींनी आश्रमात कोठीदाराच्या मदतनीसाचं काम केलं सकाळच्या प्रार्थनेनंतर ते स्वयंपाकघरात भाज्या चिरायला जात असत त्यांना जर कुठे कचरा किंवा जळमटं दिसली तर ते सहकाऱ्यांना फैलावर घेत भाज्या फळ, धान्य याचं आर मूल्य त्यांना चांगलं माहीत होतं एकदा एका आश्रमवासियांना बटाट्यानं धुताच कापले गांधीजींनी त्याला समजावून सांगितलं की बटाटे किंवा लिंबू कापण्यापूर्वी ती धुतली पाहिजेत एकदा एक, एक सहकारी नाराज झाला कारण त्याला काळे डाग पडलेली केळी दिली होती गांधीजी म्हणाले त्यांनी ती मुद्दामच त्याला दिली कारण त्याच्या पचनशक्तीला ती पिकलेली केळीच योग्य होती गांधीजी स्वतः जेवणाचं वाटप करत त्यामुळे त्यांना कधी अन्नाबद्दल तक्रार करायला संधी मिळत नसे दक्षिण आफ्रिकेतल्या तुरुंगात ते शेकडो कैद्यांना दररोज दोनदा जेवण वाढण्याचं काम करत आश्रमातला एक नियम असा होता की प्रत्येकानं आपापली भांडी स्वच्छ करायची स्वयंपाकाची भांडी लोकं आळीपाळीनं गट करून घासत एकदा गांधीजींनी स्वयंपाकाची मोठी भांडी घासायला घेतली हाताला राख लावून गांधीजी एक पातीला घासत होते कस्तुरबाद इथं आल्या आणि त्यांना तिथून उठत म्हणाल्या हे तुमचं काम नाही इथे खूप लोक आहे हे करायला गांधीजी तेव्हा उठले आणि त्यांना ते काम दिलं घासाला घातलेले भांड चकाकू लागेपर्यंत त्याचं समाधान व्हायचं नाही तुरुंगात एका कैद्यानं घासलेली भांडी त्यांना पसंत पडली नाहीत तेव्हा त्यांनी लोखंडाची भांडी घासून कशी चांदीसारखी चकाकतात त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं आश्रमाचं बांधकाम चालू होतं तेव्हा काही पाहुण्यांना तंबूज जोपावं लागलं एकाला आपलं अंथरुण कुठे ठेवायचं माहीत नव्हतं त्यामुळे त्यानं ते गुंडावून ठेवलं आणि तो चौकशीला गेला तो परत आला तर गांधीजी खांद्यावरून त्याची वळकटी घेऊन चालले होते आश्रमापासून थोड्या लांबच्या विहिरी पाणी आणणं हे रोजचं काम होतं एकदा गांधीजींना बरं नव्हतं आणि तरी त्यांनी दळण्याचं काम केलेलं होतं एका सहकार्याला असं वाटलं की आता गांधीजीनं जास्त काही कष्टाचं कामं करू नये आणि त्यांनी सगळी लहान मोठी भांडी भरून टाकली गांधीजींना हे आवडलं नाही त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी एका लहान मुलाचा टब उचलला आणि त्यात पाणी भरून डोक्यावरून घेऊन आले त्या सहकार्याला पश्चाताप झाला शारीरिकदृष्ट्या अगदीच अशक्य असल्याशिवाय गांधीजींना केवळ आपण महात्मा आहोत म्हणून किंवा वयस्कर आहोत म्हणून कोणतंही रोजचं काम टाळेला आवडायचं नाही कुठलंही काम करण्याची विलक्षण शक्ती आणि इच्छाशक्ती त्यांच्यापाशी होती थकवा त्यांना माहीतच नव्हता कित्येक दिवस त्यांनी 24-25 मैल स्टेरचेरवरून मांस वाण्याचं काम केलं ते खूप चालत असत टॉरस्टाय फॉर्मवरून ते दररोज बेचाळीस मैल चालायचे बरोबर घरी केलेली निहा घेऊन ते पहाटे दोन वाजता चालायला सुरुवात करत खरेद्या करत आणि संध्याकाळी परत येत इतर मित्रमंडळी आणि तरुण सहकारी त्यांच्या त्या उदाहरणाचं आनंदानं अनुकरण करत एकदा काही कामगार लोक तलावाचं काम करत होते एका सकाळी ते कामानंतर त्यांची फावडी खोरी घमेली घेऊन परत आले तर त्यांच्यासाठी गांधीजींनी फळांच्या नास्त्याच्या बऱ्याच साठल्या भरून तयार ठेवलेल्या होत्या एकानं विचारलं तुम्ही आमच्यासाठी एवढा त्रास का घेतला आम्ही तुमच्याकडून ही सेवा घेण्याच्या पात्रतेचे तरी आहोत का गांधीजी हसत म्हणाले अर्थात मला माहीत होतं की तुम्ही थकून परत मला तुमची न्यारी तयार करायला बराच वेळ होता भारतीयांचे प्रसिद्ध नेते म्हणून दक्षिण आफ्रिकेतून एकदा गांधीजी लंडनला गेले एका भारतीय माणसाचं काही काम होतं कई भारतीय विद्यार्थ्यांनी तिथे त्यांना जिवायला बोलवलं आणि स्वतः स्वयंपाक करायचं ठरवलं दुपारी दोन वाजता एका सडसडीत माणसानं येऊन त्यांना भांडी घासायला भाज्या स्वच्छ करायला आणि इतर अनेक कामात मदत केली नंतर त्या विद्यार्थ्याचे पुढारी तिथे आले तर त्यांना असं आढळलं की हा माणूस म्हणजे दुसरा कोणी नसून त्यांचे संध्याकाळचे सन्मानीय पाहुणे होते गांधीजींना आपल्यासाठी इतरांना कामाला लावणं पसंत नव्हतं राजकीय अधिवेशनानंतर ते अनेकदा जोपण्यापूर्वी रात्री दहा वाजता झाडून काढताना दिसायचे कोणीतरी अनुयायी धावत जाऊन त्यांना मदत करायचा आणि ते हसून दुरवायचे ग्रामीण भागातल्या दौऱ्यांमधे दिव्यातलं तेल संपलं तर कोणातरी थकलेल्या सहकार्याला उठवण्यापेक्षा ते चंद्रप्रकाशात पत्र लिहित बसायचे नववाखरीच्या पदयात्रेत गांधीजींनी फक्त दोन सहकाऱ्यांना त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली त्यांना खाकरा कसा करतात माहीत नव्हतं गांधीजी स्वयंपाकघरात गेल आणि एखादा तयार स्वयंपाकासारखा बसून खाकरा करून दाखवला ते तेव्हा अठ्याहत्तर वर्षांचे होते त्यांना मुला फार आवडत जन्मानंतर पहिले दोन महिने त्यांनी स्वतःच्या मुलांना कधी इतर कुणा नर्सच्या आती सोपवलं नाही पालकांचं प्रेम आणि लक्ष मुलांच्या विकासात फार महत्वाचं आहे असं त्यांना वाटे एखाद्या आईसारखं ते लहान बळाचं करत जेऊ घालत आणि त्याला हसवत दक्षिण आफ्रिकेत तुरुंगातून सुटून ते घरी आले तेव्हा त्यांच्या मित्राची पत्नी श्रीमती पोलक त्यांना खूप बारीक आणि अशक्त झालेल्या दिसल्या त्या तेव्हा त्यांच्या बाळाला अंगावरून सोडवत होत्या बाळ त्यांना विश्रांती घेऊ देत नसे की झोपू देत नसे सारखं रडायचं त्याच रात्री गांधीजींनी बाळाला त्यांच्याकडे घेतलं ते दिवसभर कामात असत सभांमध्ये भाषणं करत चार चार मैल चालून रात्री एक ला घरी येत मग त्या बाळाला जवळ घेत आणि स्वतःजवळ झोपत बाळाला तहान लागली म्हणून पाण्याचं तांब्या जवळ ठेवत पण त्याची कधी जरूर लागली नाही बाळ त्यांच्यापाशी कधी रडलं नाही आणि शांत झोपलं 15 दिवसानंतर ते बाळ आईपासून पूर्णपणे सुटलं आणि हा प्रयोग यशस्वी झाला आश्रमात जेव्हा कुणा माणसाच्या मदतीची गरज लागे तेव्हा त्यांचा आग्रह हरिजन माणूस नेमण्यासाठी असे अस्पृश्यता नष्ट व्हावी हा मागे हेतू होता ते सांगत नोकर माणसांना आपण पैसे देऊन नुसतं राबवून घेता कामा नये तर त्यांना स्वतःच्या भाऊ बहिणीप्रमाणे वागायला हवं काही त्रास होईल काही चोऱ्या होतील खर्च वाढेल तरी हा प्रयोग वाया जाणार नाही त्यांना स्वतःसाठी नोकर ठेवणं कधीच माहीत नव्हतं पण भारतीय तुरुंगात एकदा बरोबरच्या कैद्यांनी त्यांची बरीच सेवा केली एकानं त्यांच्यासाठी फळं धुवून आणली एकानं बकरीचं दूध काढलं एकजण त्यांच्या स्वतःचा मदतनीज झाला चौथ्यानं त्यांचा पायखाना साफ केला एका ब्राह्मणानं त्यांची भांडी घासली तर दोन युरोपियन कैदी रोज त्यांचा पलंग बाहेर आणत ब्रिटिश माणसं आणि देशी नोकर यांच्यात कौटुंबिक ज्ञाती निर्माण झाल्याचं पाहून गांधीजींना फार आनंद व्हायचा एकदा एका यजमानानं आपल्या नोकरीची ओळख नोकर म्हणून करून न देता आपला कुटुंबीय म्हणून करून दिली तेव्हा गांधीजींना फार समाधान वाटलं होतं एकदा खूप वर्ष काम केलेल्या एका नोकऱ्याला निरोप देताना गांधीजी म्हणाले मला तुझ्याबद्दल कृती कृतज्ञता वाटते आहे ते मला सांगता येत नाही मी माझ्या आयुष्यात कोणालाच नोकर मांडलं नाही पण भाऊ बहीण तूही मला तसाच आहेस तुझ्या सेवेची परतफेड करणं मला शक्य नाही पण परमेश्वर ते काम मोठ्या प्रमाणात करेल